स्कंध अकरावा अध्याविसावा ब्रह्मयज्ञ श्री नारायण म्हणाले प्रथम तीन वेळा आचमन करून दोन वेळ ओष्टमार्जन करावे डाव्या हाताने स्पर्श करून पादप्रोक्षण करावे मस्तकावर नेत्रांचे ठिकाणी नासिकेवर श्रोत्र प्रदेशी हृदयावर मस्तकाच्या अग्रभागी क्रमाने प्रोक्षण करावे देशकाल उच्चारून ब्रम्हयज्ञ करावा उजव्या हाताने दोन दर्भ डाव्या हातात तीन आसनाचे ठिकाणी अनेक दर्भ ठेवावेत यज्ञोपवित शिख पादमूल या ठिकाणी एक एक दर्भ ठेवा सूत्रोक्त देवता प्रसन्न भावी म्हणून मी ब्रम्हत्व करतो असे म्हणून तीन वेळा गायत्री जप करावा नंतर अग्निमिळे हा अनुवाक यदंग हा अनुवाक अग्निर्वयी असे म्हणावे नंतर महाव्रतम चैव पंथा हा मंत्र म्हणून संहितेचा विदामधव महाव्रतस ईशेतोर्जेता आयाही शन्नो देवी हे मंत्र म्हणावेत अथ समानाय वृधिरादैच अथ शिक्षा प्रवक्षमी पंचसंवत्सर मय रसरभज गौरग्लावी हे क्रमाने निरुक्त व्याकरण शिक्षा ज्योतिष छंद कोश यांच्या प्रथम वाक्यांचा उच्चार करावा नंतर तंचयो, ही सूत्रे म्हणून शेवटी नमो ब्रह्मण्ये हे मंत्र म्हणावेत देवांचे तर्पण करून प्रदक्षिणा कराव्या प्रजापती ब्रह्मा वेद देव ऋषी छंद ओंकार वशटकार व्यावी गायत्री यर्ण, द्यावा दृथिवी अंतरिक्ष अहोरात्र, सांख्य, सिद्ध, समुद्र, नद्या, क्षेत्र, साषधि वनस्पति गंधर्व अपसरा नाग पक्षी गाई साध्य विप्र यक्ष राक्षस भूते यु तर्पण करावे शतार्चन माध्यम गृत्समद विश्वमित्र वामदेव अत्री भारद्वाज वशिष्ठ प्रगाथ पावमानी क्षुद्रसूक्त महासूक्तकार सनक सनंदन सनातन सनतकुमार कपिल असुरी वोहली पंचशिर्ष याचे तर्पण करावे प्राचीनाविती करून पितृ पितृर्पण करावे सुमंतुर जमिनी वैशमपायन पैलसूत्र भाष्य भारत महाभारत धर्माचार्या स्तृप्यंतु असे म्हणून तर्पण करावे जानंती बाहवी गार्ग्य गौतम शाकल्य बाभ्रव्य मांडव्य मांडुकेयास्तृप्यंतु या मंत्राने जानंती वगैरे करावे गार्गी वाचक नवी वडवा प्रचि प्रतिचेथिका सुलभा मैत्रेई, कहोल कौशितक महाकौशितक यांनी तृप्त करावे भारद्वाज पैंग्य महापैंग्य सुयज्ञ सांख्यायन ऐतरेय महेतरेय बाष्कल शाकल सुजाव औदवाही सौजानी शौकन आश्वलायन आणि इतर आचार्य यांना तृप्त करावे आमच्या कुलात गोत्रात जे अतृप्त मरण पावले असतील ते मी या वस्त्रातून पिळून काढलेले उदक घेवत म्हणून उदकाचे तर्पण करावे या प्रमाणे वेदपाठ केल्याचे फळ मिळते नंतर वैश्वदेव करावा नित्य श्राद्ध करावे अतिथीस नित्य अन्नदान करावे गोगराज देऊन ब्राह्मण भोजन घालावे दिवसाच्या पाचव्या भागी उत्तम कर्म करावे सहवा आणि सातवा भाग इतिहास घालवावा, हो मन करून आचमन आणि प्राणायाम करावा पद्मासन घालून स्थिर व्हावे श्रौत स्मार्थ हा सगर्भ प्राणायाम असून ध्यान हा अगर्भ प्राणायाम आहे तो मंत्र रहित आहे भूत भूतशुद्धी करावे एकाग्रतेने पूरक रेचक कुंभक यांच्या योगाने ध्यान करावे। क्रिश्न क्रिश्न चक्र, गदा पद्म जिने धारण केले आहे रत्नभूषणा युक्त गरुड वाहन असलेली घागऱ्यांची मेखला अमूल्य रत्न मुंगूट मोठे हार यांनी जी युक्त आहे माणकांच्या कांतीप्रमाणे जिचे गाल आहेत जिने पितांबर धारण केला आहे जी सच्चितानंद रूप असून सामवेदयुक्त सत्वगुणी पापण्यानी युक्त जी आदित्य मार्गाने सूर्यमंडलातून येणाऱ्या देवीचे मी आवाहन करतो याप्रमाणे देवीचे ध्यान करून संध्याविधी करावा आपोहिष्ठा या मंत्राने मार्जन करावे अग्निश्चमा या मंत्राने आचमन घ्यावे बाकी सर्व पूर्वी पूर्वीप्रमाणेच करावेत श्री नारायण प्रित्यर्थ गायत्री मंत्र म्हणून शुद्ध अंतकरणाने ध्यान करावे नंतर क्रमाने अर्ध द्यावे नंतर असवादित्य या मंत्राने उदक घेऊन सूर्यप्रस्थानास उठावे आसनावर बसून देवीचा ध्यानपूर्वक जप करावा नंतर प्रात संधेप्रमाणे विधियुक्त उपचार करावे नंतर क्रमाने तर्पण करावे या ठिकाणी वशिष्ठ ऋषी सांगितलेला आहे तिची विष्णुरूप देवता आणि छंद सरस्वती आहे आणि सायंकाळी संधेच्या तर्पणात तिचा विनियोग आहे स्व असे म्हणून सामवेद पुरुषास मंडलास आणि हिरण्य परमात्म्यास आणि वेदमाता सरस्वतीस संस्कृतीस वृद्ध विष्णुरूपिनीस निभ्रुजीस सर्व सिर्व मंत्री नी भु, संध्या विधान कर सर्व दुखनाशक है मोक्षदायक है हे नारदा, सर्व सदाचार संध्य प्राधान्य है देवी संधे आचरण भक्ता अद्यासावा सप्त